हे धोतर नेसण्याचं जर स्वरूप तुमच्या लक्षात आलं असं का मला सांगतात अंगवनी एकूणा बाहेरुड एक बदल अंगाला संबंध न होता बाहेर बाकीचे चार ते मात्र अंगाला स्पर्श झाले म्हणून अंगवणी एकूणा बाहेरुळ अंगापासून स्पर्श न होता एक त्यातला कच्छ असा आहे की जो बाहेरूड आहे तो अंगाला स्पर्श होत नाही त्याच एवढंच वैशिष्ट्य आहे मुख्य आणि बाकीचे मात्र त्या आपल्या अंगाला स्पर्श झाले तो बाहेर अंगाला स्पर्श न झालेला जो तो एकू एकू स्वतंत्र झोळ फेडिताची तो जोड फेडल्या बरोबर फेडणे नाम ओढणे ओढल्या बरोबरच इतर आतुल तो आतुलू म्हणजे चार त्या आतुलू सगळीच्या सगळे आतुलू कडू आत असलेले कडू म्हणजे कड काठ किंवा कच्छ आतले जे चार कच्छ आहेत न फेडताचे फिट ते न फेडता फेडतात म्हणून सगळ्यात जास्त सावध असायचं बाहेर एकूणा जो कड आहे एकूणा जो कच्छ आहे त्याला पक्का असतो एकच पद्धतीने नाना बिंबपणा असं विषय जीवनी प्रतिबिंब नाशे किंवा प्रतिबिंब ज्यावेळी नाहीस होतं त्यावेळी प्रतिबिंब नुसतं नाही सो होत नाही हा बाहेरू बदल जसा बाकीच्या सगळ्यांना घेऊन मोकळा होतो त्याप्रमाणे किंवा प्रतिबिंब ज्यावेळी नाहीच होत त्यावेळी प्रतिबिंब तर जातच पण प्रतिबिंब जाताना मुखावर आलेला जो बिंबपणा त्याला घेऊन ते जात स्वतंत्र जा। एकट कधी जात एकदा एका नवरा सासवा सुनांच भांडण लागलं मी त्या सासवा भांडणात सांगितलं भाई आता जर ती कर्तेस वरती झाली तर तुम्ही सगळा एकंदर प्रपंच तुमच्या सुनेच्या ताब्यात घेऊन तुम्ही मोकळे का होत नाही असं एकंदर गुरुजी म्हणत असत पुरुष आपल्या कडोसरीच्या किल्ल्या आपल्या खास औरस मुलाला देत नाही नेल्यानंतर त्याचा औरस मुलगा त्याच्या तडोसरीच्या किल्ल्यात कापून घेतो तोपर्यंत गादीवरच बसावं असं वाटत आता हे मंत्रिपदावरचे आपले लोक असेच आहेत त्यांचं मुक्त बाहेर काढायचा का अविश्वासाचे ठराव हजार वेळा येऊन सुद्धा बाहेर व्हायला तयार नाही सांगण्याचं तात्करी असं की सत्ता द्यायला तयार नाही त्या सासूबाई सत्ता द्यायला तयार नाही त्यांना मी सांगितलं म्हणते ना कशाला बरंच जमत नाही निवांत बसा मग ती म्हणते राहते म्हणले वेगळं तुमचं तिचं जर जमत नाही तिला सांभाळत वेगळं राहते तर राहद्या ती म्हणली क्षणात तयार आहे एका पायावर मी काय मला काय सांगताय हे तुम्ही मला कशाला सांगाल पाहिजे मी एका पायावर तयार आहे तिला बाहेर आकडून यायला पण ती जाताना एकटी जाणार नाही ती जाताना माझं रत्न घेऊन जाणार आहे म्हणजे माझा मुलगा घेऊन जाणार आहे मंगला त्या रत्ना करता चिंधी सांभाळली पाहिजे म्हणते ती म्हणजे ती सून नुसती जाणार नाही त्या मुलाला घेऊन जाणार आहे म्हणून ती त्या सुनेला सांभाळते त्याप्रमाणे प्रतिबिंब एकट जाणार नाही ते जाताना मुखावर आलेलं जे बिंबपण आहे त्या बिंबपणाला घेऊन जाणार प्रतिबिंब बिंबपणाला घेऊन जाणार ती एकटं जाणारच नाही ती मुलगी जाईल तर आपला मुलगा घेऊन जाईल मग मुलगा घेऊन म्हणजे मुलाचा पगार मुलाचे एकंदर जे काही ऐश्वरी असतील त्याच्या सहित ती जाणार हे पुन्हा सगळे विकारच म्हणून सांगतात की त्याला जाऊ द्यायचं नाही तिला जाऊ द्यायचं नाही त्याप्रमाणे प्रतिबिंब गेलं की त्याच्याबरोबर त्याच्या सापेक्षा बिंबपणा त्याला घेऊन जा जा ते जात असल्या कारणाने <coughs> जा... प्रतिबिंब नाशात त्या सापेक्षम प्रतिबिंब नाशात प्रतिबिंबाचा नाश झाला की त्यात सापेक्ष बिंब नाश अवश्य मी व अवश्य होणारच तुम्ही म्हणाल नका म्हणून ते जाताना त्याला घेऊन जाणारच अगदी त्याप्रमाणे वंद्यवंदक भाव रहित ससामान्य चिदानंद घन अद्वय स्वरूप जे आहे ते अद्वय स्वरूप वंद्यवंद भावाला घेऊन जाते एक तर ते जात नेले वंदव येणे नसतील कच्छ सोडला म्हणजे बाकीचे कच्छ सहज फिटतात अथवा प्रतिबिंब नाही एकटे आपणच नाहीसे होत नाही तर मुखावरील बिंबपणा सर्वर्तमान नाहीसे होते त्याप्रमाणे वंदन करणारा सर्वर्तमान वंद्यत्व नेता वंद्यत्व म्हणजे आपलं स्वतः घेऊन जातातच पण वंदन करणाऱ्याच जे वंद आहे त्याचाही घेऊन जातात त्याच कारण तेच वंदे भावाला प्राप्त झाले नाही म्हणजे वंदकत्व सहजच नाही हे रहस्य आहे की प्रतिबिंब मूळच्या मुखात ऐक्य पावले म्हणजे बिंबाला बिंब म्हणणे ही राहत नाही हा त्यातला मूळ भाग आहे शिष्य शिष्यपणाने जीवपणाने राहिला नाही तो ब्रम्हूपतेला पावला म्हणजे सहजच त्याचं वंदकत्व नाहीच होतं तसे वंदन करणारा वंदनकर्तेपणा नाहीसा करून टाकला म्हणजे त्याचे ठिकाणचे वंद्यत्व ही आपोआपच जाते म्हणजे श्रीगुरु स्वरूपाची ठिकाणी वंद्य भाव राहत नाही वंदक भाव राहत नाही पण त्याचं आमचं जे वंद्यत्व आहे ते मात्र कायम राहत श्रीगुरूंचे ज्ञान प्रत्यक्ष डोळ्याला का होत नाही लोकांची एक स्थूल शंका आहे ती तेच महाराजांनी मध्येच घेतलेली आहे ती स्थूल शंका म्हणजे आम्हाला गुरु डोळ्याने का दिसत नाही आठवे स्वरूप जुजणार नाही त्यांना दिसत अशी कोणी शंका करी तर त्याचे उत्तर पुढील ओवीचे प्रथम उत्तर चोपन्ना ओवीपर्यंत स्वानुभाव सांगतात पहिल्यांदा माझे गुरु या चर्मचक्षुला या बाह्य दृष्टीला या स्थूल दृष्टीला विषय का होत नाही या अर्धाली मध्ये सांगून पुढच्या अर्धालीमध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज गुरुच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अशा गुरूंच्या शरणागतीने एक लाभ होतो तो लाभ कोणत्या प्रकारचा आहे कसा आहे काय आहे याच फारस विवेजन माणूस करू शकत नाही पण एवढं मात्र तो सांगू शकतो की अशी एक विलक्षण समाधानाची रम्य समाना समाधानाची स्थिती प्राप्त झाली कि ती मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आहे स्थिती मात्र रम्य समाधानाची असं जसं सांगावं आपल्याला स्वानुभव महाराज सांगतात त्यात पहिल्यांदा असं सांगतात ही जी चर्मदृष्टी चर्म आहे या दृष्ट्या ही जे चर्मचक्षु आहेत चर्मचक्षु अगोचरंतात ते जे श्री गुरुंच स्वरूप आहे या चर्मचक्षूला अगोचर स्वरूपाच आहे तर तत्व ते तेव्हा ते न चर्मचक्षु या चर्मचक्ष एवढं त्याचं सामर्थ्य ठरलेलं आहे यापेक्षा तो जास्त जाणू शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर बराच विचार ज्ञानेश्वरीत लिहिलेला आहे तो विचार असा आहे ते म्हणतात रूपाचा सुजाण टोळा हा डोळा रुग विषयाच्या बाबतीत अचूक ज्ञान करून देण्याच्या बाबतीत अतिशय महत्वाचा अगदी खास मानलेला आहे त्याच्या क्षेत्रात कोणी पुन्हा पदार्पण पुन करू शकत नाही इतका तो सुजाणा काय परिमला, आहे इतका जरी सुजाणा आहे रोग विषयाच्या अगदी यथार्थ ज्ञान करून देतो अचूक ज्ञान करून देतो म्हणून काय सुगंधाच्या सुगंधाच्या ज्ञानासाठी त्याला पुढे करून चालेल काय त्याला सांगितलं डोळ्या इकडे काय हे मुखरंद झालेला त्याचा वाज घेऊन येतो असं म्हणून चालेल काय चालणार नाही त्याच कारण जे जिथे हो योग्य असत तेच तिथे फलद्रूप तिला पाहतं डोळ्याची योग्यता जर रूपाच्या बाबतीत आहे तर रूप ज्ञानाच किंवा रूपाच्या ज्ञानाच्या बाबतीत अचुकत्व फक्त त्या क्षेत्रात त्या डोळ्याला येईल क्षेत्रात त्याला येणार ही गोष्ट महाराजांनी दुसरीकडे सांगितले करून किवी भरावी सेवा घाणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मी म्हणून असं तिथे प्रतिपादन केलं अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर तुमचं आमचं आणि प्रत्यक्ष विचाराच्या बाबतीत असलेलं प्रत्यक्षाच लक्षण लांबलचक ते महाराजांनी सूचित केलं अयोग्य प्रमाण अजन्य अयोग्य प्रमाण अजन्यता म्हणून त्याला म्हणतात तेच म्हणजे योग्य प्रमाण जन्यता डोळ्या डोळा हा रोगाच्या बाबतीत योग्य आहे आणि रोग त्याचा योग्य विषय आहे मग योग्य प्रमाण जो डोळा त्याच्यापासून योग्य विषयचं रूप त्याचं ज्ञान झालं म्हणून योग्य प्रमाण जन्यता आहे जरी असं असलं तरी सुद्धा प्रमाण अजन्यता असल्या कारणाने म्हणून प्रमाताशी वर्तमान काळ संबंधी योग्य विषयाचं पण अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान त्याला प्रत्यक्ष म्हणतात तीच गोष्ट इथे दुरान्वयाने महाराजांनी सूचित केली आहे की ज्या प्रमाणे ज्याला जी पटत जो ज्या अधिकाराचा असतो किंवा ज्याला जे अनुगुण असत अनुरूप असत तेच त्याला तिथे फलाय म्हणून आपल्या अनुरूप कार्यामध्ये आपण आपला अधिकार गाजवावा आपलं जिथे क्षेत्र नाही आपल्याला जी गोष्ट अनुगुण नाही तिथे आपण आपला अधिकार गाजवू नये कारण तिथे त्याला ते योग्य फल प्राप्त होणार म्हणून रूपाचं महत्व मान्य डोळ्याचं महत्व मान्य पण डोळा रूपाच्या बाबतीत समर्थ आहे तो अन्य कोणत्याही क्षेत्रात समर्थ होऊ शकत नाही ज्ञानेश्वर त्याच्यासाठी पुढे महाराजांनी अधिकाराचा विषय प्रतिपादन केला विदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नचा शुश्रू शक शवे वाच्यचमाम योग्य सोय अर्जुना एखादा माणूस भक्ता असेल एखादा माणूस तपस्वी असेल एखादा माणूस श्रवणे असेल एक एक पद घेऊन तिथे पदकृती स्वतंत्र महाराजांनी केली आहे ती सगळी पदकृती मी सांगत नाही शेवटच फक्त मी तुम्हाला एखादा माणूस श्रवणे असेल तो तपस्वी आहे का नाही अवश्य पाहाव तो भक्त आहे का नाही हे अवश्य पाहावं तो श्रवणेच्छु आहे का नाही हे अवश्य बघावं इतकंच नव्हे तर तो अनिंदक आहे का नाही हे अवश्य बघावं यापैकी एखादा गुण तिथे असेल म्हणजे एखादा निंदक म्हणून करन कारण निंदा करण्यामध्ये माणसांचा इतका काळज होतो काही माणसं निंदा करायला संध्याकाळी दहा वाजता बस सकाळी दहा वाजतो निंदाच करीत असतात त्याने विचारलं कहो काय का निंदा करीत होता तुम्ही म्हणले महाराज तुम्हाला कल्पना नाही जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे माणसं कुठेही वापरतो बरं का जिथे सुचेल तिथे पद वापरत बरं वापरायचं महाराजांची पदयोजना करून ठेवली आहे आपल्याला वापरायचं कळणार नाही या निधीमध्ये एक विलक्षण सुख प्राप्त होत वा वा छान महाराज म्हणतात निंदक असला पाहिजे तो जर निंदक असेल तर स्वच्छ महाराजांनी असं आपल्याला इशारा दिलाय आणि स्वच्छ म्हणताना अत्यंत कळवळ्याने पण कडक कळवळ्याचा असला तरी अतिशय कडक असा इशारा आहे तरी नको बाबा या शास्त्रा हातळ देणसाला बाबा रे स्पर्श सुद्धा करू देऊ नको सो या शास्त्राला इतका त्याच्यापासून साव सावधरा असा कडक इशारा कळवळ्यात आहे बापा म्हणण्याने कळवळ्याचा अतिशय माउलीचा इशारा असल्या कारणाने तो कळवळ्याचा असावा हे स्वाभाविक आहे कारण ज्याचा जिथे अधिकार आहे तिथेच त्याला त्याचं फुल प्राप्त होतो नाशू होईल हे असा असा असल्याकारणाने रूपाची मर्यादा डोळ्याची मर्यादा ठरलेली आहे डोळ्याचं क्षेत्र ठरलेलं आहे त्यापेक्षा अधिकार नसल्या कारणाने कानाच्या बाबतीत नाकाच्या बाबतीत जे देखील सगळे पदार्थ ऐंद्रिय काय तरी सुद्धा एका इंद्रियाला दुसऱ्या क्षेत्रात अप्रामाण्य येत तर मग ते चर्मचक्षु श्री गुरुच्या रूपाला पाहण्यासाठी कसे समर्थ होतील हे सहज सिद्ध होत असल्या कारणाने महाराज म्हणतात या रूपडोळ्याला फक्त रूप कळते याच्या व्यतिरिक्त कळणार नाही माझे जे श्रीगुरु आहेत स्वरूप विचार त्यांचा यथार्थ स्वरूपाचा जर आपण विचार केला तर गुरुकृपारूप रुप प्रसाद <coughs> मया त्या गुरूंचा प्रसाद जो आहे तुम्हाला लाभलेला आहे लभा हा लाभलेला आहे तुम्हाला अनुकूल आहे इतकं नव्हे तर तो प्रयोजनवती फलस्वरूप आहे तो आणि तो फलस्वरूप असल्या कारणाने तो प्रसाद जो प्राप्त झाला तो लौकिक कल्पना या तुमच्या या लौकिक कल्पनेला विषय होण्याजोगा नाही अविषय हा असतो तुमच्या या लौकिक कल्पनेला तो विषय होण्याजोगा नाही आहे तरी पण न राहले पणे तुम्हाला त्याची काहीशी कल्पना येण्यासाठी म्हणून मी माझा अनुभव तुमच्या पुढे सांगतो असं महाराज सांगतात आम्हाळले हे पाय आयशिया रूपा आयशिया दशा आम्हाला हे पाय फलद्रुप झालेले आहेत अशा रूपाने आयशिया दशा म्हणजे कैशिया याचा खुलासा पुढच्या वयाने करतात रूपा नाही रूपाची जेथे सोये, तेथे आतापर्यंत वर्णन केलेली ही अशी स्थिती अमास प्राप्त होण्यास ते सद्गुरूंचे पाय फलदरूप झाले हे सद्गुरूंचे पाय आम्हाला फलदरूप झाले आमास झाले म्हणजे स्वतः आज ज्ञानेश्वर महाराजास झाले आपला स्वतःचा अनुभव सांगतात जर पदार्थ रूप असेल तर त्याचे ज्ञान डोळ्याला होणार ज्या परमात्म रूप श्री गुरुच्या ठिकाणी श्रीगुरूंचे चरण म्हणजे सकळ धर्मविवरचित केवळ सच्दानंद स्थिती त्या स्थितीसच येथे पाय म्हणून म्हटले आहे पाय हा शब्द स्वरूप वाचक आहे देखील म्हणजे स्वरूप काल मला ते हे ग्रस्त म्हणाले महाराज आपण आमच्या घरी आपली पायधूळ झाडावी त्याला खरं सांगायचं म्हणजे आत्तायचं आपण खरंच पाया धूळ घ्यायची ती झाडायची एका कागदाच्या पुढे बांधायची हे घेऊन जा तुझ्या घरी का माझी पायधूळ तुझ्या घरात तूच झाडल्यासारखं होईल किंवा माझे पाय कापून घेऊन जा आम्ही इथे राहतो असं नाही आपले पाय माझ्या घरास लागावे आपली पायधूळ आमच्या घरी आपण झाडावी याचा अर्थ असा आहे पायासहित आपलं जे हे संपूर्ण शरीर रूप आहे ते आमच्या घरी यावं की पाय मी पाय पाय पाय हे रुपडच्या विठोबाचे पाय म्हणजे विठोबाचं संपूर्ण स्वरूप पाहिलं असं त्याचा पाय हा शब्द अनेक ठिकाणी स्वरूप वाचक आलेला आहे तिथे मला सांगतात सच्चिदानंद हेच त्यांचे पाय सच्चिदानंद अगवे हेच त्यांचं मुख्य स्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टीचा पोच होत नाही ते पाय मला त्यांचेच प्राप्त झाले म्हणजे त्यांच्या स्वरूपाप्रत मी प्राप्त झालो त्यांचे मा पाय मला प्राप्त झाले म्हणजे त्यांच्या पायाला नामस्वरूपाला मी प्राप्त झालो अभेद बोध अभेद साक्षात्कार म्हणून ज्याला म्हणतात तो मला प्राप्त झाला ही तरी त्यांचीच कृपा सर्व प्राणी मात्राचे पाय ज्यांच्या पायाने चालतात स्वरूपाला त्यांचे सत्ता आहे त्यांच्या सत्तेशिवाय चाले हे शरीर कोणाचे सते कोण बोलवि हरिवीण अगदी त्याचाच थोडक्यामध्ये इथे अनुवाद केलेला या अभिप्रायाने पाय शब्दाची योजना केली आहे वस्तुत ते सर्वे नियित आहेत गुणाची पकळी कापी ते का होईल पुळी कापुराची या महाराज म्हणतात गुरु पक्षाने दृष्टांत दिले का हो कि तेल वार या दोघांचा संयोग होऊन आणि दिवा त्या दीपाचा जर आपण विचार केला तर जेव्हा दिवा पिकलेला असतो अग्नीचा आणि त्या वाटीचा संबंध झालेला असतो त्याही ज्योत हे वाद आणि हे ते असं तिघांचा आपण वेगवेगळ्या रूपाने दर्शन करून देऊ शकतो त्याप्रमाणे श्रीगुरूंना जरी हा एक रूप झाला असला त्यांचा आणि शिष्याचा जरी संबंध आला तरी हा शिष्य हे गुरु आणि यांचा संबंध असं आपल्याला दर्शन करून द्यायला काय हरकत आहे तर हा पूर्वपक्षाचा दृष्टांत आहे पूर्वार्धात तर पूर्वार्धात दिलेला दृष्टांत घेऊन मात्र स्वस्वरूप विचार श्री गुरुंच्या स्वरूप विचारामध्ये तैल वर्तिका युक्त्य दीपस तैल वार यांच्या योगाने युक्त असलेला जो दीप ज्योत दृष्टांत हा योग्य न भोवते हा दृष्टांत योग्य नाही कारण याच्यामध्ये भेद प्रतिती आहे संबंध असून जरी ज्योतीचा वातेचा आणि तेलाचा एकत्र संबंध येत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहे अंशतः भेदभेदर्शन करून देता परंतु कर्पूर दीपस कर्पूर दीपाचा जर दृष्टांत घेतला तर तिथे मात्र तुम्हाला हा भेद दाखवता येत नसल्या कारणाने कर्पूरदीपैव दृष्टांत योग्य असे यांच्या संबंधाने तयार केलेल्या दीपकेस कापुराच्या ज्योतिजी बरोबरी येईल काय ते येणार नाही त्याच कारण इथे भेद दर्शन आहे तिथे भेद दर्शन नाहीये दीपाचा दृष्टांत पूर्वपक्षाचा आहे त्या दृष्टांते करून पूर्व पक्षाचा हा अभिप्राय आहे की वात व तेल यांच्याशी अग्निचा संबंध होऊनही वात व तेल आपल्या स्वरूपे राहिल्याचे हे बघा दीपज्योती असं दाखवता येतं त्याप्रमाणे गुरु शिष्यांचा संबंध झाला तरी झाला संबंध झाला म्हणून काय झालं हा गुरु हे शिष्य महाशय काय वास्तविक हा शिष्य हे गुरु महाशय आणि हा या दोघांचा गुरु शिष्य संबंध अस दर्शन करून द्यायला काय तरी शिष्यपणासा होऊ नये गुरु शिष्य संप्रदाय उच्चिर्ण होणार नाही हा संप्रदाय संप्रदाय विच्छेदा विषयी त्याला फार माहिती म्हणाला गुरु पक्षाला त्याला मोठा कळवळा कित्येक वेळा आपल्या बाजूचा कळवळा आपल्या शत्रूला येतो हे विशेष आहे यावर महाराज उत्तर सांगतात की कापुराच्या दृष्टांतामध्ये अग्नीचा उत्तम कपुराशी संबंध झाल्या मुद्दाम शब्द आहे अग्नि आणि ज्या कापुराशी संबंध व्हायचा तो कापूर उत्तम पाहिजे हे अनुत्तम स्वरूपाचे पूर्वीचा तो जर आपल्याला मिळाला तर आपल्याला हा दृष्टांत जास्त चांगला लक्षात येईल त्याचं कारण आहे म्हणून दृष्टांत सुद्धा बारकाव्याने लिहितात महाराजांनी या दृष्टांताचा वापर अनेक ठिकाणी केलाय एका ठिकाणी याचा बारकावा महाराजांनी सांगितलं तो बारकावा असाय आगी लागली ना काजळी ना वैश्वानं आताचा जो कापूर आहे तिथे काजळी तो शिल्लक राहतो तोही शिल्लक पूर्वीच्या काजळी पण सापडत नाही कापूरही सापडत नाही उरणे नाही विरा जयापरी काही उरत नाही त्याच पूर्ण नाहीसावत ज्योतही नाही शिवते कापूरही नाहीसावतो म्हणजे बाबा त्याची काजळी तर शिल्लक राहते ते तुझ्या या बनावट कारण <laughs> निवर्त्य निवर्तक भाव त्यांच्यामध्ये असल्यामुळे निवर्त्याचा ज्यावेळी विनाश होतो ते ज्यावेळी नाहीस होत त्यावेळी निवर्तक अग्नी सहजच नाहीसा होतो म्हणून मग उभयाखीत उरे आकाश या दोन्हीहून अतिथ असणारा आकाश ज्याप्रमाणे शिल्लक राहावं अगदी त्याच पद्धतीने किंवा हरिपाठात सुद्धा मौीने असं म्हटले कापुरा जीवाती उजळली ज्योती थाईच समाप्ती झाली थाई म्हणजे अधिष्ठान आहे मात्र आकाश जसं शिल्लक राहावं अगदी त्याच पद्धतीने इथे अधिष्ठान परमात्मा आकाशरूप परमात्मा तो मात्र तिथे शिल्लक राहतो दाय दाहक भावाहून विवर्जित असे आकाशाच स्वरूप तेच जस शिल्लक राहावं आणि निवर्तनिवर्तक भावाच्या विवर्जित बंद वंदक भावाहून विवर्जित अह ब्रम्मास्मित्या कार वृत्ती निवर्त आहे अज्ञान निवर्त्य आहे याहून अतीत असणार चिदाकाश भरीव ज्ञान मात्र स्वरूप ते फक्त उर्वरित राहत असं इथे सांगायचं आहे कपुराच्या दृष्टांतामध्ये अग्नीचा उत्तम कापुराशी संबंध झाल्यावर कापूर उत्तम पाहिजे म्हणजे पूर्वीचा पाहिजे कसला तरी नाही हो उपयोगाचा नाही तर मग काजळी व्हायची होऊन जातोप्रमाणे आपण विचारलं काय काय हरकत आहे त्याचं उत्तर दादा म्हणजे म्हणून मी थोडी कळस असायला सांगितली दुसरं काही गुरुशिष्य संबंधाचा त्याला विशेष कळवळ आहे आम्हाला नाही काय गुरु शिष्य संप्रदाय जीवंत राहिला पाहिजे जी। भगवंतानी अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगितल्यावर अर्जुन हा ब्रम्ह भावामध्ये विरोध होता त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी खुलासा लिहिलाय कि द्वित न मोडता केले अर्जुन आपण द्वैत गुरु शिष्य भाव जो आहे हा कल्पित शिल्लक ठेवून आपण त्यांना केलेला म्हणून कल्पित गुरु शिष्य संबंध शिल्लक ठेवून संप्रदाय चालू शकतो त्याची तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही वस्तुस्थितीमध्ये गुरु शिष्य संबंध नाही वंदे वंदक भाव नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या असं महाराजांना इथे सुचवायचं गुरुजी असं म्हणत असत दादा असं म्हणत असत कि बोधापूर्वी गुरु शिष्य संबंध गुरु शिष्य भाव का नसावा बोधानंतर गुरु शिष्य भाव का असावा काय योजना योजना गुरुजींच्या बोलण्यात येत आहे तुम्हाला समाप्त झाले त्याच्या बद्दल पुढे गेले ते था निधायी झाले काही लोक पुढे गेले ते नित्य तृप्तीला प्राप्त झाले गुरु शिष्य संप्रदायाला सगळ्यांनी शिल्लक राहिलं पाहिजे असं त्याचं कुठे एखादा बोधवान शिल्लक असला तरी परंपरा शिल्लक राहू शकते त्या परं पद्धतीने म्हणून गुरु बोधाच्या पूर्वी गुरु शिष्य भाव का असू नये अवश्य असावा बोधानंतर गुरु शिष्य भाव का असावा असण्याची गरज नाही आणि म्हणले असला तर एखादा कोणी म्हणे किंवा बोधानंतर असला तर त्याची काय वाटत त्याची वाट हीच की संप्रदाय चालू राहण्यासाठी असलाच तर बाधितानुवृत्तीने वास्तवात वास्तव स्वरूपात गुरु भाव नाही कसा निषेध आहे कल्पित गुरु शिष्य भावाचा परंपरा राहण्यासाठी कुणीही निषेध केला नाही करणार नाही उलट तो कसा राहील याची सर्व साधू संतांनी दक्षता घेतलेली आहे हे नीट लक्षात ठेवा म्हणजे कधी बुद्धीभेद होणार नाही गुरुजी असं संगत असं जे दृष्टांत होता ते म्हणायचे की आपली बहीण आपल्या घरी येऊन आपल्या गळात गळा घालून रडली आपण त्या बहिणीला अतिशय आत्मीयतेने बघवलं आणि बहिणीला अगदी सोन्याने मडवलं आता सोनं बघायला मिळत नाही सोन्याची <coughs> साखळी वा सोनं काठीला लावून काठी ला यात्रा करावी असं पूर्वी लोक म्हणत असत सो। म्हणजे सोनं किती उपलब्ध होतं बघा लोकांमध्ये सत्प्रवृत्ती किती होती बघा आता परिस्थिती अशी निर्माण झालीय सोन्याचं मंगळसूत्र खऱ्या सोन्याचं गळ्यात बाई घालू शकत नाही पुण्यात आता आमच्या बायका आम्हाला सांगतायत म्हणजे आमच्या फ्रेंड्स बरं का नाही तर तुम्ही म्हणाल म्हणजे कुठल्या आणल्या तुम्ही त्या सगळ्या बाया मला सांगतायत की महाराज आम्ही गळ्यात खोटं मंगळसूत्र घालतो त्याचं कारण दिल्ली सारख्या राजधानी आणि स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्रे पळवणं हे श्रीमंत मुलांची एक उत्तम करमणुकीची गोष्ट होऊन बसली hmm. काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघा काय राजकीय परिस्थिती आहे ती पहा म्हणजे मला आपल्याला त्यातनं एवढं सांगायचं आहे कि सोनं हे अगदी मडवून सोनं आपल्या बहिणीला खात शेवटी म्हणायला लागतं कि हे आक्का काय ताई असेल ती हे ताई मी माझ गरीबाच आणि यथाशक्ती तुला केले बरं हे गोड तू करून घे म्हणजे उत्तम करून किंवा जसं उपलब्ध आहे तसं करू पण शेवटी हे वाक्य बोलायला बोलतो न राहलेपणे बोलतो की हे ताई मी माझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांना स्मरून कारण तू आणि मी सहोदर असल्या मी हे तुला गोड केले गरीबासाहेब हे तू घे त्याच कारण बहिणीशी किती आपण आत्मीयतेने वागलो तर बहिणीचा वास्तव भेद असतो आणि कल्पित आखेला की बहीण तू माझीच आहेस तू खुशाली माझ्या घरी किती दिवस राहतो काही काळजी करू नकोस कुठल्याही प्रसंगाला मी ऐकला नाही तरी बहिणीला प्रसंगाला कोण धावत जातो हो भाऊ धावत जातो शेवटी दुसरा कोण धावत जाणार तिच्या आडी अडचणीला भाऊ धावून जातो कितीही लावून गेला कितीही तिच्याशी आत्मीयतेने वागला कितीही तिला सर्वस्व दिलं श्रीमंत केलं तरी सुद्धा वास्तव भेद आणि कल्पित आठ आता त्याच्या उलट आपली बायको तिला आपण सोन्याने मडवा का तिला अगदी फाटकी चिंधी द्या चिंधी देऊन किंवा सोन्याने मडवून कोणीतरी असा एकादा पती कोणी रत्न असं जन्माला आले का आमच्या तरी बघित नाही आताची रत्न जशी असली तर मला माहित नाही असतील कि हे पत्नी हे मी तुझ्यासाठी गरीबाचं आणून दिले हे काकण चुडी करून घे बर असं कधी कोणी म्हणलंय का अस कोणी म्हणत नाही हे म्हणाले नाहीत ठीक आहे चांगली गोष्ट आहे म्हणत नाही कारण तिच्याशी कितीही भांडण झालं कितीही भेद निर्माण झाला तरी तो भेद कल्पित आहे वास्तव मात्र आहे ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर गुरु शिष्य संबंध श्री गुरूंच्या वास्तव स्वरूपामध्ये नाही एवढंच सांगायचं किंवा एकंदर वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद आहे मग तो भेद गुरु शिष्याचा असो तो भेद देवभक्ताचा असो वा तुमच्या आमच्या सारख्या लोकांचा व्यावहारिक स्वरूपाचा असो कोणताही भेद असो तो कल्पित आहे जर लक्षात आलं तर यामध्ये कधीही माणसाला शंका येणार नाही कि मग गुरु शिष्य संप्रदायाचं काय व्हायचं पूर्व पक्षाने आपलं सुत्व कि गुरु संप्रदाय शिष्य संप्रदाय विच्छिन्न होईल त्याच्यासाठी तुम्ही माना म्हणून आकलाय रे असत मूळ स्वरूपामध्ये बिघाड होत नाही बिघाड न होता या संप्रदायाची स्थिती राहू शकते व्यवहाराची संगती बिंचूक लावू शकते म्हणून हा मानायला काहीही हरकत नाही अतिशय उत्कृष्ट संगती महाराजांनी इथे दया दोहो परस्परे होय राही तया म्हणजे कापूर आणि अग्नी या दोघांचा अग्नि कर्पूर योहो संयोग मात्रेन नुसता संयोग होतोय न होतोय तोच क्षणेन उभो नामशेषो भवता ते दोघेच्या दोघे नामशेष होतात ना कापूर होता। ना, ना अग्नी ना दाहक नाय्य दाहक भावाहून विवर्जित जसं आकाश शिल्लक राहावं त्याप्रमाणे स्वस्वरूप स्थिती शिल्लक राहतेचा व अग्नीचा एकमेकांशी संबंध होताच दोघेही एकदम नशी होतात त्याचा अभिप्राय त्यात पूर्वोत्तर भाव सुद्धा मानायचं कारण नाही कारण आपल्याला सांगितले की कापराचं संपण हे अग्नीच नाही अग्नीचा संबंध होण्यापूर्वी विठ्ठल लक्ष्मी ज्ञानदेव घडलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वप्नामध्ये स्त्री दर्शन ज्यावेळी घडत त्यावेळी तो मनुष्य जर जागा झाला स्त्री नाहीतला जागृतीत आल्याबरोबर राहत नाही तो कायमता नष्ट होऊन जातो त्याप्रमाणे यथा स्वप्ने दृष्टम अगदी त्याचप्रमाणे स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच स्वप्नातले पदार्थ ज्याप्रमाणे जागृतीत नष्ट व्हावे अगदी त्याच पद्धतीने गुरु शिष्या आदी द्वंद्वम जागृत नश्यती जागृतीतही गुरु शिष्याचं जे द्वैत आहे ते नाहीस होतं एखाद्याला जसं स्त्री पुरुषाचं स्वप्न म्हणावं तसं स्त्रीच दर्शन घडावं त्या पद्धतीने गुरु शिष्याचं जर एखाद्याला स्वप्न पडलं तर ते जागृती त्याला वर ज्याप्रमाणे नाही सहावं अगदी त्याच पद्धतीने श्री गुरुदर्शन समकालमेव ज्यावेळी आपल्याला श्रीगुरूंचं दर्शन घडील अगदी त्याच काळामध्ये मग वंद्य वंदक वंदक कल्पना नसता त्यावेळी माझी वंद्य वंदकतेची जी कल्पना आहे ती होते त्यात असं नाही मात्र की गुरुदर्शन झालं पहिल्या क्षणामध्ये मग दुसऱ्या क्षणामध्ये मी वंद्य जो होतो नाहीसा झाला वंद्य भाव नाहीसा झाला मग वंदक नाहीसा झाला असं नाही ज्यावेळी श्री गुरु दर्शन घडत दर्शन समकालीच हो तो दृश्य नहीं से होता द्रष्टा दृश्य युगपत नहीं से वावे अगर श्री गुरु दर्शना ने वंद्य आणि वंदक हे दोन्ही भाव त्याच काळामध्ये नाहीसे झाल्या कारणाने वंद्यही शिल्लक राहत नाही मी वंदकही शिल्लक राहत नाही वंद्य आणि वंदक या दोन्ही कल्पना नाहीशा होऊन मग काय शून्य राहतं का तर त्याच्यासाठी सांगायचं आहे वंद्य वंदक भाव विवर्जित जे माझ्या गुरूंचं ज्ञानरूप भरीव ज्ञानरूप आहे ते मात्र उर्वरित राहतं एकमेव उर्वरित राहतं तदेको वशिष्ठ शिव केव लोहम या फक्त एक, एक श्रीगुरूंचंच जे स्वरूप आहे शुद्ध स्वरूप आहे ते शुद्ध स्वरूप मात्र उर्वरित राहत अवशिष्ट राहत हा शब्द उर्वरित राहणं शिल्लक राहणे असलेलंच रूप पण त्याच्यावर आलेल्या कल्पना नैशा व्हाव्यात आणि अधिष्ठान शिल्लक राहावं हा त्या बोलण्यात उर्वरित राहणे अवशिष्ट राहणे हा शब्द सर्व साधू संतांनी सतत सतत वापरलेला आहे म्हणून वंद्यवंद भाव विवर्जित वंद्यवंद कल्पना विवर्जित केवळ एक श्री गुरुच आपल्या स्वरूपाने उर्वरित राहतात उत्तर कि तिथे जेव्हा हे सर्व पदार्थ नाहीसे होता स्वप्नातले तिथे पुन्हा बाधितचा स्वप्नामध्ये अंगीकार केलेला नाही आणि इथे मात्र बाधितांनुवृत्तीचा अंगीकार केलेला आहे हा सोपाधिक अध्यास असल्या या सोपाधिक अभ्यासामध्ये जरी अध्यास निवृत्त झाला तरी जोपर्यंत तो उपाधी आहे तोपर्यंत त्याची फक्त प्रतीये प्रती येते फक्त एकच आहे की पूर्ववत पूर्वीसारखी येत नाही पूर्वी जशी सत्यत्वाने येत होती तशी सत्यत्वाने येत नाही एक येते तेव्हा ती तात्कालिक असते दोन त्या प्रतितीमध्ये सत्यतेचा निश्चय नसल्या कारणाने ती प्रती त्याला पुनर्जन्माला कारणीभूत होत नाही ती ती प्रती त्याला त्याची आसक्ती निर्माण करू शकत नाही ती, ती प्रती खरी दृष्टकालात आपल्याला जी त्या विषयाची आसक्ती आहे ती आसक्ती त्याला ती, ती निर्माण करू शकत नाही इतकंच नव्हे तर त्या विषयदर्शनाने चित्तावर जे ठसे उमटतात तुमच्या आमच्या चित्तावर ते ठसे त्याच्या चित्तावर कधीच उमटत नाही हात्यातला पुन्हा बारकावा एक हे त्याच्यासाठी गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे कडे ए गोष्ट आहे छोटी पण या संदर्भात ती लक्षात ठेवण्याजोगी आहे ती अशी फोटो काढणारी जी मंडळी आहेत ना हल्ली फोटो लच तर इतको प्रस्थ माजलेलं आहे काही विचारायची सोय फोटो म्हटला पूर्वी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला ती जर निघाली तर त्या घरातली घरं मालकीन किंवा गृहिणी जर म्हणाल की हे लक्ष्मी थांब मी जरा तुला कुंकू लावते तर ती त्या कुंकुवाला मोडून कधीही जात नसते किंवा आजही सौभाग्यवती स्त्री भारतीय संस्कृतीने संपन्न असली तर तिला जर सांगितलं की तुला मी कुंकू लावते तर कितीही घाई असू द्या कुंकू मोडून कधी जाणार कुंकुवासाठी ती थांबणारच जशी गोष्ट आहे किंवा हल्लीच्या पाहुणचारामध्ये माणसं उठतात बरा इथून निघतात त्यांना सांगितलं नाही ठेवलाय <laughs> माणसं सौभाग्यवती बाई जशी कुंकुमासाठी थांबावी तशी चहासाठी थांबून राहतात पुढे का तिसरी गोष्ट एखाद्याला सांगितले की तुझा मी फोटो काढतो थांब तर मंत्री सुद्धा थांबतो मंत्री सुद्धा हा हा संन्याशी सुद्धा थांबतो फोटो काढतो म्हटलंय की माणसं थांबतो इतकं फोटोचं आकर्षण आहे आणि हे जर मोठ्या माणसाना फोटोचं आकर्षण आहे तर इतरांची गोष्ट सोडणे मग तो फोटोवाला काय करतो चला उभा राहस मग ते इकडे सारखा तिकडे सारखा मागे सारखा पुढे सारखा त्या व्यवस्थेमध्ये त्या रचनेमध्ये बराच काळ त्याचा तो घालवतो आणि त्या फोटोमध्ये काही जुळवाजुळव करायला लागते ती जुळवाजुळव करण्यासाठी सुद्धा मागे सरक पुढे सरक बाजूला सरक आजूला सरक असं करण्यामध्ये बराच तो काळ घालवतो म्हणजे आणि असा हा काळ घालवल्या कारणाने मग काही बारकी मुलं असतात तिथे छोटी त्या मुलांना असं वाटतं की हा मोठ्यांचाच फोटो निघतो आमचा काही फोटो निघत नाही मग ती मुलं मध्येच घस घसतात इकडून पळ तिकडून पळ अशी मोठी माणसं आपली मान त्याच्यामध्ये आणून करतात काय आणि ते कळतो सुद्धा नंतर की आणि मानमध्येच खूप असल्या फोटोसाठी म्हणून तरी सुद्धा खूप मग तर बोलून चालून लहान मुलंच त्यांना वाटणारच मग तो छान असतो फोटोग्राफर तो काम म्हणतो मुलांना तुमचा ही मोठी माणसं गेली की स्वतंत्र फोटो तुमचा काढणार आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही थोडेसे बाजूला करायची नाही मग ती मुलं म्हणतात हा हा ठीक आहे आमचं स्वतंत्र नक्की काढणार ना हा अरे तुमचा फोटो काढल्याशिवाय मी जाणारच नाही आणि यांचा फोटो आहे ना आता असा गमती झाला जरा एकंदरी केला तुमचा स्वतंत्र काढला कि चांगला येईल पुन्हा असं वाच मग ते मुलं आनंदाने बाजूला सरकतात मोठ्या माणसांचा फोटो काढला जातो ती जी मागे फिल्म असते ती इतकी संस्कारक्षम असते कि एखाद जरी प्रकाश किरण त्या काचेतन आत गेलं तर संपूर्ण त्या संपूर्ण फिल्म वाया जाती जपायला लागत फिल्म संस्कारक्षम सार संस्कार अति संस्कारक्षम तोरण गे टिपाइच कुछ बारीक सारीक गोष्ट टिपण मध्य संस्कार तो फोटो पड़ा बरबर ती बंद कर जशीच्या तशी अंधारात निघून तिथे ती उघडली पाहिजे तरच जुळत नाही तर त्यामुळं जपायला लागत त्या जपायचं जगात जस काही नाही इतकं जपायला त्या मानाने जपून तो, माना तो मोठ्यांचा फोटो काढतो दुसरा वेळ घालतो त्याला कळ मला पटलं पाहिजे तो वेळ असतो तो वाया गेलो ते काय मुलांच्या लक्षात येत मग तो वाया गेला वीळ लावायचा मग ते बसवा बसवी मग तर तसेच केली पाहिजे मुलांना इकडे सरकार तिकडे जे मोठ्या माणसाना केलं ते लहान <laughs> मुलांना करायला लागतं का मग <laughs> मी ओळीत <मुन्नीत> बसवून <वोली> <laughs> मग थांबा आजरा मानाक्ष करा वगैरे सगळं करून मग पुन्हा तो त्यांच्यावर तो प्रकाश टाकतो मग त्या मुलांना वाटत हां आमचा फोटो आता निघाला मग ती मुलं निघून जातात आपली गोष्ट संप गोष्टीच तात्पर्य असं आहे की जी उत्तम प्रकारची फिल्म असते ती अत्यंत संस्कार असल्या कारणाने तिला अतीब जपायला लागत पण जी फिल्म अशी आहे की हजार वेळा जरी फोटोचे त्या प्रकाशाचे किरण त्याच्यावर टाकले आ? तो लाईट किती वेळा टाकला किती वेळा बटन दाबल तर त्याच्यावर काही परिणामच होत नाही कारण त्याच्यावर परिणाम होण्यासारखी स्थितीच ठेवलेली नसते ना स्वच्छ कोरी आणलेली असते काय त्याच्यात आता वायाच असते ती त्याच्यावर कसलेही संस्कार उमटत नाही प्रकाशाचा झोतच्या झोत जोच जरी गेलात किरण कसलं घेऊन बसलाय <laughs> काय जोरच्या जोर जरी गेला तरी त्याच्यावर ज्याप्रमाणे कुठलेही संस्कार होऊ नयेत तरी त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचा अंतःकरण असल्यामुळे तुमचा अंतकरण हे अत्यंत जपण्याच फिल्म सारखा त्यामुळे आपल्यावर बारीक सारीक झालेले संस्कार लगेच उमटतात पण ज्ञानीपुरुषाचा अंतःकरण त्या फिल्मसारखा असल्यामुळे या प्रतितीमुळे त्याच्या कोणताही संस्कार निर्माण होत नाही हा त्याच्यामध्ये आपल्या फरक आहे जरी प्रतिती आली तरीही इतक्या कारण असत त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम कांता <coughs> जागा झाल्यावर नाहीशी होतात <coughs> <coughs> त्याप्रमाणे मी गुरुला पाहतो न पाहतो तोच वंदे वंदिता भाव नाही श्री गुरु दर्शन समकाल मे अगदी त्याच कालामध्ये म्हणजे ज्या परमात्मा ठिकाणी वंदे वंदिता असे दोन भाव अज्ञान का उर्वरित श्री गुरुंच जे स्वरूप आहे शुद्ध स्वरूप ज्ञान स्वरूप ते शिल्लक राहत ते दोन्ही भाव नष्ट झाल्याबरोबर परमात्मस्वरूप श्रीगुरुच अवशिष्ट राहिले किंबहुना या भा जेथे मी सांगितलेलं आहे आणि पुष्कळ वेळ जेव्हा सांगून होत त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज हा शब्द वापरतात पाया किंवा सर्व सुखी पूर्ण होऊन तिलो मागण्यामध्येही मागणं मागता मागता गुरूंच्या पुढे सुद्धा हे गुरुवर्य मी आपल्याला काय फार सांगावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतात त्याप्रमाणे इथेही नमनाच्या बाबतीत आत्तापर्यंत बराच खुलासा केला आणि एवढा खुलासा करून सरते शेवटी माऊली म्हणते की गुरु नमने भावना उत्ते न्या काय होणार यापेक्षा मी जास्त काय सांगू त्याबाबत मग भाव हा माझा जो द्वैत भाव आहे हा द्वैत भाव निश्चयन निरस्ता माझा हा द्वैतभाव कायमचा का निश्चयाने सर्वतोपरी नाहीसा झालेला आता द्वैतभावाला नाव घ्यायला सुद्धा शिल्लक राहिला नाही इतका हा द्वैतभाव निपटून नाहीसा झाला असल्याकारणे वंद्यवंद कतेची स्थिती प्रतिमात्र राहिली नाही ती आपल्या कारणासह निघून गेली आता येव श्री गुरु हो। श्री गुरुकमला पदकमला नमस्कार, पद नमस्कार करताज यमें नमन कस है अद्वैतरूपेण नतम अभिन्नवे नमितो दादा ने भाषांतर के श्री गुरु चरण कमला अभिन्न नीगुरु पदकमला मी अद्वैत रूपाने नमन करतो अभिन्नत्वाने नमन करतो वस्तू निर्देश रूप मंगलामध्ये हे मंगल अतिशय थोर मंगल असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे वस्तू निर्देश रूप मंगल आणि त्यातही अभेद रूपाने अभिनंदवाने केलेले हे नमन असल्या कारणाने हे सर्वात श्रेष्ठ स्वरूपाच नमन आहे आपणही नमन करतो पण आपल्या नमनामध्ये आपलं मन जसच्या तस शिल्लक राहत आणि यांच्या नमनामध्ये मन मन रूपाने शिल्लक राहत नाही म्हणून त्यांचं नमन हे मुन, मुन नमन मन विवर्जित अमनस्कदे व्हावी असं म्हणतात त्या उन्मनी तुरीला नेणार असल्यामुळे सर्वात श्रेष्ठ स्वरूपाचं नमन आहे ते महाराज म्हणतात मी अशा प्रकारचं नमन केलं की ज्या नमनामध्ये गुरु शिष्य भाव वंद्यवंदक भाव हा सदाचा संपुष्टातही आता तो द्वैत भाव समूळ नष्ट झाला अशा प्रकारचं मी हे अभिन्नत्वाने केलेलं नमन आहे फार काय सांगावे ज्या द्वैत भाषेचा श्रम आहे ज्या भाषेत द्वैताचा श्रम आहे ती द्वैत भाषा एकीकडे सळून माझ्या सखा जो श्रीगुरु त्यास मी वंदन केले सखा शब्द ही अतिशय उत्कृष्ट असा वापरलेला आहे मित्रभाव मित्रभाव प्राय हा समवयस्कांच्या मध्ये जे समवयस्क असतात त्यांच्या मध्ये हा मित्रभाव असतो म्हणजे तात्पर्य कि मित्रे नसते तात्पर्य आहे व्यवहारात सुद्धा पाहणार आपण जर एखाद्या समारंभाला गेलो तर समारंभात आपल्याला असं दिसून येत कि मातारी मातारी माणसं एकत्र बोलत असतात तरुण माणसं एकत्र बोलतात त्यात बारखी दिसभर फारपी त्याचे जमले तर ती एकत्र होतात हे एक कारण आहे का पण नाही समवयस्कता असल्या कारणाने ते एक एकमेक एकमेकाचे लगेच मित्र होतात त्याचं कारण एकच की त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो श्रेष्ठ कनिष्ठ वापरलेला आहे शिष्य हे गुरुंना शरण गेल्यानंतर या अद्वैत नमनामध्ये अभिन्नत्वाने केलेल्या नमनामध्ये हा श्रेष्ठ कनिष्ठ भाव संपुष्टात येतो एक तुम्हाला जाता जाता काही खुणा म्हणून सांगतो या खुनांच्या बाबतीत शास्त्राचा तर आजार आहेच पण परंपरेने या कोणा सतत सांगितल्या जातात नाना दादा काका गुरुजी इथपर्यंत सगळे सांगत आले त्याचा मी फक्त आपल्या पुढे अनुवाद करणार आहे तो असा स्थूल देहाचा अभिमानामध्ये विश्वाभिमानामध्ये नेहमी माणसाची प्रवृत्ती अशी असते मी मनुष्य आहे मी अमुक अमुक वर्णातला आहे अमुक गोत्रातला आहे अमुक वयाचा उंचेचा लिंगाचा आहे अशी मनुष्याची वृत्ती असते हे सगळं विश्वाभिमानाचं आणि स्वरूप आहे या विश्वाभिमानामध्ये मनुष्य आहे अशी सतत प्रवृत्ती माणसाला होत या विश्वाभिमानामध्ये बारकाव्यानं चिंतन करायचं झालं तर कुठेही गेलं म्हणजे प्रतिष्ठा हवी असते लोकांनी आपल्याला या बसा म्हणावं असं वाटत इतकं या स्थूल देहाच्या अभिमानामध्ये विश्वाभिमानामध्ये मनुष्य एकदा मग झाला म्हणजे अगदी बारीक सारी गोष्टीला सो तो जपत असतो प्राय हा त्याच्यामध्ये परत व्यथानाला तर तो पावतोच पण स्वतः सुद्धा व्युत्नाला पावत असतो उदाहरणार्थ एखाद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या अंगावरचा एखादा जात वस्त्र फट असेल तर तो, तो ते वस्त्र ते त्याच्या धन्याचा फाटका नाही महाराजा मी एका प्रवचनाला निघालो तो पूर्वाश्रमातली गोष्ट आता दादांची अशीच आहे दादांची नाही सांगत मी त्याचं कारण निराळा म्हणून तर महाराज आम्ही निघालो तर प्रवचना निघाल्यावर ते महाराजांचा पूर्वीचा तो असा फेटा असायचा ते असा त्याचा कडीचा तो आम्ही निघालो तर निघाल्यावर महाराज म्हणल्या ते आता काय म्हणले असला फेटा घेऊन कसं काय त्याचा म्हणलं तुमच्या फेट्याला कोणी बघत नाही म्हणलं तुम्ही काय काय करू जो तो माणूस आपला आपला फेटा बघण्या तुमच्या फेट्याला बघायला कोण आहे तयार तिथे असं का म्हणलं अनेक विनोदापैकी हा एक विनोद आपला फेटा लोक पाहते असं आपल्याला वाटलं लोक लोकांना वाटलं कोणाला माहिती आपल्याला अशी जाणीव होणं याला स्वतः व्युत्न असं म्हणतात आपल्याला त्यातनं एवढंच घ्यायचंय स्वतः व्युत्थान म्हणजे लोकांना कळलंय काय माहित नाही पण आपलं लक्ष त्याच्यावर असणं त्याला स्वतः व्युत्थान असं म्हणतात असं कित्येक वेळा माणूस स्वतः व्युत्थानाला पावत असतो त्याला होऊन व्युत्थानाला पावण्याचा प्रयत्न करीत नाही पण असं घडतं माणूस स्वतः व्युत्नाला पाहतो कित्येक वेळा परतला पण ही ब्रह्मस्थिती अशी आहे की या ब्रह्मस्थितीमध्ये स्वतःने परत व्युत्थान नाही अशा मी दशेला प्राप्त झाला शिलगुरु वंदन आहे व आपण वंदन करणारे ही नाही हे मागील उभी पर्यंत सोबू उभय निराश करू पुन्हा ज्ञानेश्वर महाराज इथे वंदन करतात तरी सुद्धा या वंदनामध्ये द्वैताचा लेश ने असं ज्ञानात ठेवायचं याचा हा अभिप्राय आहे कि वास्तविक रूपाने भासलेला संबंध, परमात्मतात शिल्लक राहण हे त्यातलं मुख्य स्वरूप आहे तुम्हाला सत्तारूपाने माणूस अर्थात गुरुच्या सत्तेने तो मनुष्य राहत नाही मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे केवळ विश्वाभिमानात माणूस राहतो म्हणायचे कि तू माधुक्रिमाग पहिल्यांदा काय होईल नंतरच बोल ते विशिमान मी मनुष्य आहे काळाच्या अभिमान कोणत्या रूपाने अभिव्यक्त होतो हे काम मी केलं हे माझ्या मुळे झालं आणि ह्याचा उपभोग मी घेणार असं म्हणत माणसाचा सदा अह ही भिंत ना मी माझ्या हाताने बांधल्या म्हणते म्हणजे मी याचा करता आहे मी याचा भोगता आहे अशी वृत्ती निर्माण होणं हे सूक्ष्म शरीराचं वर्णन तेजस अभिमानाचंही सूचन या विष्म तेजस या दोन अभिमानांचा विचार केला म्हणजे कारण शरीर म्हणजे ज्याला अज्ञान म्हणतात त्या शरीराचा जर आपण विचार केला तर त्या शरीरामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव हे मुख्य गोष्ट अज्ञान म्हणजे कारणशरीराची गोष्ट सूचक कोणती आहे अशी त्याची प्रतिती येते आज्ञा करता मी करता अशी प्रतिती सूक्ष्म शरीराची मनुष्यहम ही स्थूल शरीराची प्रतिती आहे पण स्थूल शरीराच्या रुपाने विश्वाभिमान असतो त्यावेळी प्रतिष्ठा उभी होते आपला अभिमान जागा होतो ज्यावेळी सूक्ष्म शरीराची अभिमानाची स्थिती आचिर्याकाला पोहोचते त्यावेळी मी करता अशी वृत्ती निर्माण होते आणि कारण शरीरामध्ये मी श्रेष्ठ आहे मी कनिष्ठ आहे किंवा तो कनिष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे अशा श्रेष्ठ कनिष्ठ भावाला तो प्राप्त होतो कारण शरीराच्या निरासानेच माणूस श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जित होत असल्या कारणाने निराश झाल्याचा सूचक ज्या महापुरुषाच्या कारण देहाचा निराश झालेला आहे त्याच पुरुषाच्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो इथे श्री गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये सखा शब्द वापरून एक सूचन केलं की गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये आता श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहिला नाही गुरुना तर काही अभिमान नाही ते तर ब्रह्मस्थितीतच आहे आपल्या ब्रह्मस्थितीचा त्यांनी परित्याग केलेला नाही पण तुमच्या आमच्या ठिकाणी असलेला जो कारण शरीराचा अभिमान कनिष्ठ भाव या शब्दाने अस्तित्वा एकमेव सत्ता असण हे माझ्या शरणागतीचं रूप आहे म्हणून सखा शब्द वापरून या शरणागतीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही याच सूचन केलेलं आहे लोक बाधित व नाश या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच समजला जातो परंतु बाध शब्दाचा अर्थ भिन्न आहे शास्त्रीय व्यवहारात बाध शब्दाचा अर्थ निश्चय होणं हे बाधाचं लक्षण नाही न दिसणं हे बाधाचं लक्षण नाही आपल्याला मोर्चे मध्ये जगत दिसत नाही आपल्याला झोपेमध्ये जगत दिसत नाही म्हणून एवढ्याने आपण कृतार्थ कुठे होतो म्हणून न दिसणं हे काही कृतार्थतेच किंवा बाधाचं लक्षण नाही बाधाचं मुख्य लक्षण आहे ठिकाणी मनुष्य जलाचा बाध करतो तरी बाध जरी बाद केला तरी प्रकृतीचा नाश होत नाही त्याप्रमाणे गुरु शिष्य एकच कारण सोपाधिक अध्यास निरोपाधिक अध्यासात अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्ताची प्रतिती होत नाही व ज्याच्यामध्ये अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्ताची प्रतिती होते तो सोपाधिक अध्यास असं समजायचं आपला हा जगत प्रतितीचा सोपाधिक अध्यास असल्याकारणाने अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी सुद्धा काही काळपुरती ती प्रतिती एक अभ्यंगरशास्त्र दृष्टांत दिले जरा सोपाय दृष्टांत म्हणून ते म्हणतात एखादं झाड अगदी मुळापासून काढून टाक तोडून टाक उन्मळून पडले ते झाड ते झाड ज्यावेळी उन्मळून पडलेलं असत त्यावेळी ते झाड काही दिवसात ठेवायचे काही काळ म्हणजे तास दोन तास नाही काही दिवस, दिवस। जसच्या तस हिरवं गार टवटवीत दिसत पण आता त्याची प्रवृत्ती त्याची स्थिती अपक्षीय त्या अवस्था आता वाढीची अवस्था राहिली नाही त्याच्यामधला जो जोर आहे त्यातला जो प्रवाह आहे तो संपलेला आहे पण प्रवाह संपला असताना मुळापासून ते झाड तुटलेलं असताना देखील काही दिवस त्याची पूर्ववत स्थिती दिसावी त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाची काही काळ पर्यंत पूर्ववत स्थिती दिसते मात्र वस्तुस्थितीने त्याच जे मूळ कारण अज्ञान ते कायमच निवृत्त झालेलं असत त्याप्रमाणे वाढणार वाळणं हे गोष्टी वाळणं म्हणजे ते अगदी वठलेलं झाड म्हणजे पार वाढलेलं असत ते सरपणच करायचं त्याच पण आता हे वाढणार नाही म्हणजे काय त्याला इलाज आहे क्षणभर दिसणं म्हणजे जरी दोन चार दिवस असलं तरी ते क्षणभरच आहे तेवढ्या काळच ते यापेक्षा त्याचे विशेष योग्यता नाही एकटाच असतो खोली दहा बाय दहाची असते आणि हा साडेतीन बाय साडेतीनचा असतो <laughs> साडेतीन बाय साडेतीनचा हा माणूसात हत्ती कसा मावला बाजार म्हणजे एका त्यात ग्रंथकर्त्याने असं दिले की स्वप्न हे पुरीतच नाडी मध्ये पडत आणि पुरीतच नाडी या केसाच्या आग्रहाच्या एक हजारांश भाग शतांश भाग तेवढी ती पुरितच नाही तेवढ्या नाडीमध्ये एवढा मोठा हस्ती मावला नाही दोन गोष्टी सांगण्यासाठी स्वप्नासारखा चांगला दृष्टांत आणि स्वप्नाचा दृष्टांत हा सगळ्यांच्या अनुभवाचा असतो या दोन कारणास्तव स्वप्नाचा दृष्टांत दिला जातो स्वप्नावस्था कशासाठी तर जागृतीतले पदार्थ मिथ्या कसे आहेत हे शिकवण्यासाठी स्वप्नावस्था देवाने आपल्याला दिलेली आहे या तीन अवस्थांचा विचार केला म्हणजे माणूस मुक्त होतो असं थोडक्यात उत्तर आहे म्हणून स्वपाधिक दृष्टांत निराळा आणि निरुपाधिक दृष्टांत निराळा रोजूवर सर्पाचा दृष्टांत दिला जातो तो एवढ्यासाठी स्वप्न दृष्टांतामध्ये अनेकत्वाचा किंवा या आत्ता सांगितल्याप्रमाणे विशालतेचा जो प्रश्न आहे किंवा त्याची जी शंका आहे ती निवृत्त होते पण अज्ञानापासून पदार्थ जन्माला येतो हे का आम्ही कधी कुठे पाहिलं नाही मग त्याला विचारायचं रज्जवर जो, जो सर्क भासतो तो कुठून जन्माला आला ुरीच्यासाठी स्वप्नाचा दृष्टांत आणखीन एक कारण आहे स्वप्नाच्या दृष्टांतच कि जागृतीमध्ये तुम्हाला जर चैतन्याचं स्वयंप्रकाशत्व आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही तुम्ही म्हणाला आम्हाला दिवा होता म्हणून दिसलं एवढा मोठा दिवस ना उदयाला आला होता म्हणून आम्हाला दिसलं त्याला आम्हाला असं विचारायचं तुला स्वप्नात जेव्हा पदार्थ दिसतात तेव्हा या जागृत पदार्थापेक्षाही जास्त चांगल्या रीतीने तुला दिसतात तेव्हा कुठला प्रकाश होता स्वयंज्योती असं त्याने म्हटलं की तो स्वयंज्योती असतो ज्योतीची निज ज्योत ती असते आस असा तो परमेश्वर असतो त्यावेळी कुठला प्रकाश असतो कुठलाही नसतो पण परमेश्वराचं स्वयंप्रकाशत्व शिकवण्यासाठीही स्वप्न दृष्टांताचा उपयोग कशासाठी तो दृष्टांत दिलाय याचा मार्मिक चिंतन केलं पाहिजे आनंद ही वस्तु विषयावर अवलंबून नसून ते स्वतंत्र राहू शकते हे शिकवण्यासाठी म्हणून झोपे त्या दृष्ट्या सात जीव विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणून येत्या असं ते म्हटलंय त्याप्रमाणे त्याच्यासाठी झोपेचा दृष्टांत म्हणून त्या दृष्टांतात त्या त्या काही कारणाची मार्गिकता असते तो दृष्टांत सर्व ठिकाणी लागू पडेल असं काही सांगता येत नाही मग एकाच दृष्टांतावर सगळं भागलं असतं पण काही शंका वेगवेगळ्या त्या त्या शंकेच्या तो तो दृष्टांत द्यावा लागतो म्हणून वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहे स्वकाजिक अभ्यासाच्या दृष्टांतामध्ये हा आरशाचा दृष्टांत किंवा आता हा मृगजळाचा दृष्टांत चांगला आहे आरशाच्या समोर आपण जोपर्यंत उभे आहोत आपल्याला माहित आहे की आपण आरशात नाही <coughs> आरशाच नाही प्रतिबिंब माझा आहे बिंबरोप मी आहे <coughs> जर गंध वाकड झालं तर कपळाला हात लावला पाहिजे आरशाला लावून त्याचा काडी मात्र उपयोग होणार नाही याची पूर्ण खात्री असूनही आरशाच्या समोर जोवर आपण उभे आहोत तोपर्यंत आपल्याला त्या आरशात प्रतिबिंब दिसणार दिसण्यात काही प्रतिबिंब थांबणार नाही उपाधी तोपर्यंत दिसणार हा हे काय तुम्ही बाजूला गेला तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला कशाला पशुलाही दिसणार नाही नष्ट होणार कारण हा सोपाधिक अध्यास या अभिप्रायाने पुन्हा वंदन केले असे म्हटले आहे म्हणून म्हणतात की मी पुन्हा त्यांना वंदन केलं या वंदन करण्याने त्यांच्या अद्वै स्थितीमध्ये किंचित बिघाड ती होत नाही कारण हे वंधन कल्पित गुरु शिष्यभावाचा अंगीकार करून केलेला आहे म्हणून येथून पुढे दहाशन हो तो, तो ग्रंथ प्रकरण ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराज हे प्राचार्य आहे गुरुनाम गुरु आहे हे संसर्गाध्यास आहे उपाध्यास आहे हा सोपाधिक अध्यास आहे हा निरुपाधिक अध्यास आहे या पदाचं विवरण करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज नको त्याच्यासाठी आमच्यासारखा एखादा पंतोजी जो बाळाला पाठी घेऊन शिकवतो त्याच हे काम तो शिकूत बसत नाही तो एक मोठं गणित सांगून निघून जातो त्याच्यात तुम्ही बघायचं काय कुठे वापरले ते हे सगळं प्रक्रिया ग्रंथाचं काम प्रकरण ग्रंथ किंवा अकर ग्रंथ हे सांगत आता सूत्रांकडे जीव ब्रम्हरूप असं कुठे लिहिले म्हणून विचार संक्षेप शरद सुंदर लिहिले अध्यास भाष्याच्या विषयी आणि या जीवब्रम्हविषयी फार उत्कृष्ट असं त्यांनी लिहिले शंकाकारांनी अशीच शंका घेतल्या काय की का तुम्ही हे अध्यास भाष्याविषयी शंकराचार्य यांच्या म्हणता आणि आमचे शंकराचार्य असूत्रित अर्थाचं कधीच कथन करीत नाही असं तुम्ही अगदी मोठं गौरवान सांगता पण मी आपल्याला अशी शंका विचारतो की अध्यासाचं वर्णन स्वतः व्यासमूनीने सूत्रात कुठे केलं आणि जीवब्रमैक्य ज्ञानाविषयी तुम्ही एवढ्या अर्ध्या आवर्जून प्रतिपादन करताय सूत्रामध्ये जीवब्रम्य ज्ञान कुठे प्रतिपादन केले आहे सूत्रेशिवही स्वतः संगतात कि शंकराचार्य असूत्रित अर्थाचं कधीही कथन करीत नाही त्याच कारण पहिलं कारण त्याने असं दिलंय की जीव हा गुरुंच्या व्यासमुनींच्याकडे माझ्या ठिकाणी असलेलं जे दुःख माझ्या ठिकाणी असलेला जो भ्रम तो निवृत्त व्हावाकडे गेला की तुझ्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी अध्यास विचार करायचा ब्रह्माचा असं कसं होईल ज्या अर्थी ब्रम्ह विचाराने जीवाच्या ठिकाणी असलेला अध्यास निवृत्त होणार आहे नियम असाय की अधिष्ठानं ज्ञानाने अध्यस्ताची निवृत्ती होते म्हणून जीव आणि ब्रह्म हे एक असल्याशिवाय ब्रह्माच्या ज्ञानाने दुःखाची निवृत्ती होणार अध्यक्ष म्हणून तर त्या ब्रह्मज्ञानाने ते निवृत्ती जर ते भिन्न असतील तर निवृत्ती होणार नाही एक आहे म्हणूनच ही निवृत्ती संभवते या कारणास्तव जीव ब्रह्म प्रतिपादन केलं एक आणि ज्ञानाने अध्यासाची निवृत्ती होते असं त्या अर्थी ज्ञान उपाय ज्ञान हे अनिवर्तित्व महत्वाच लक्षण है संक्षेप शर्द संगा आरंभ ले योग्य कारण यहां अभ्यासा स्वरूप समझलाशिवा अध्यस्त पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने नि निवृत्त होतो हे नीट लक्षात येणार नाही म्हणून शंकराचार्यहून किंवा जीव ब्रह्मिक सूत्रातल्या अर्थाला असं स्पष्ट प्रतिपादन केलं मग सूत्रात ज्याप्रमाणे आता तो ब्रह्मजिज्ञास या कधी दिसते कुठे आपल्याला जीव ब्रह्मक्य अध्यस्त पदार्थाचं अध्यस्तत्व अध्यासाचं वर्ण असं कुठे दिसतं का पण दिसत नसलं तरी त्यात ते आहे हे त्या शंकराचार्यांच्या सारख्या क्रांतदर्शी पुरुषाला जर समजतं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये ह्या सर्व गोष्टी जशाच्या तशा आणि अंतर्भूत आहेत आणि ते दादांच्या सारख्या क्रांतदर्शी पुरुषाला दिसलं म्हणून त्यांनी हे लिहून ठेवलं आपला सखा जो श्रीगुरु एक तुम्हाला पूर्वमीचा दृष्टांत देतो आता पूर्वमीमध्ये असा आहे की आता काल महाराज म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये होत्याचं काम निराळ यजमानाचं काम निराळ ब्रह्मा असतो त्याचं काम निरावं तो वाधवरीव असतो त्याचं काम निरावं प्रत्येकाची कामं ही वाटून दिली ही कामं वाटून दिली एवढंच नव्हे तर त्याचं विनियोगाचं इतकं बारीक ज्ञान आहे की गोष्ट त्या यज्ञविधीतलं काही माहीत नसतं बर अजिबात त्याला त्याची कवडीची अक्कल नसते पण त्याला सांगणारा तो होते असं मात्र लिहिले सांगणाऱ्याच्या आचार्यांच्या उपदेशाप्रमाणे ऋथांच्या सांगाव्याप्रमाणे जर एखाद्याने यज्ञ केला त्याला यज्ञ लक्षात ठेवायचं त्याला हे माहित नाही तो त्यातलं काही जाणत नाही पण जे जाणकार आहेत त्यांच्या सांगाव्या प्रमाणे म्हणून दयाची आचरती पावली तयाची म्हणजे कोणाची श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा दे वडील जे तयाची आचरती पावले त्यांच्या सांगाव्या प्रमाणे जर करीत तो राहिला तर त्या यज्ञाच जे सांगितलेलं फल आहे ते त्या कर्त्याला काहीही माहीत नसताना ज बरोबर अचूकपणाने प्राप्त होतं असं जसं पूर्व मीमसेने मानलेलं आहे त्याप्रमाणे जो स्वतः गुरु श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आहे ज्याला या अकर ग्रंथांचं सूत्रग्रंथांचं प्रक्रिया ग्रंथाचं प्रकरण ग्रंथाचं पूर्ण ज्ञान आहे असा जो श्रोत्रीय महापुरुष आहे अशा महापुरुषाकडून पुरु श्रद्धावान माणसाने त्याला काळी मात्र न कळता फक्त श्रद्धावान तेवढ्याने जर त्याने श्रवण ती सुद्धा सात्विक श्रद्धा राजस नव्हे सात्विक श्रद्धा संपन्नतेनं अशा महापुरुषाकडून जर त्याने ग्रंथ श्रवण केला तर या बाकी ग्रंथांच्या श्रवणाची त्याला गरज नाही आणि त्याला जसा स्वर्ग प्राप्त होतो तसा याला मोक्ष प्राप्त होत होईल ना एखाद्या बुद्धिमत्ते असं सामर्थ्य असतं की गुरुने सांगितलेल्या प्रक्रिया गुरु स्वयं योग संसिद्ध आले ना असं भगवंत म्हणतात दीर्घकालानंतर त्यालाही असं प्रस्मरण होऊ शकत पहिली एकदा तार छेडली म्हणजे पुढे त्याच्या प्रतिध्वनी आपोआप निर्माण होतात असं सामर्थ्य त्याच्यामध्ये पण निर्माण होऊ शकतो होतील ना दादाने काय लिहिले श्रद्धेने ज्ञान झालेल्या पुरुषाला श्रद्धावान जर भेटला तर त्याचा तो गुरु होऊ शकतो आणि त्याची शंकाखोर जर कोणी भेटला शंकाखोराचा तो गुरु हा नाही शंकाखोराचा गुरु कदाचित होणार नाही श्रद्धावानाचा करायला पाहिजे श्रद्धावानाचा गुरु होण्याचं जे खरोखरी भाग्य आहे ते त्याला लाभ की जे कोणाला लाभत नाही येथून पुढे दहा उभणी आपला सखा जो श्रीगुरु त्याच्या स्वरूपाचा नवलाव सांगतात हा शब्द अतिशय गोड वापरला गुरुना सखा म्हणण्यामध्ये मी आपल्याला आरंभी सांगितलं श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जित अर्जुन सुद्धा त्याला असं म्हणायचं होतं की पूर्वीच माझ्या त्या सखाया या भावामध्ये काही चुकले म्हणून अजानता महिमानंत प्रमादात प्रणये न वापी असं स्वच्छ तिथे म्हटलेलं आहे म्हणजे सखा भावामध्ये काही माझ्याकडनं चुकला असेल कारण श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जितते मध्ये असा काही माझ्याकडून विनोद घडला असेल असा अर्जुनाने तिथे म्हटलंय पण सखा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे सखा भाव असला पाहिजे सख्य ज्याला म्हणतात तो सख्य भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे पिता पुत्रामध्ये सख्य भाव असला पाहिजे झाल्याने <laughs> तो आपल्या वयात आला म्हणजे त्यालाही सखा भावाने माणसाने वागलं पाहिजे हे जर व्यवहारात आपल्या लक्षात येईल आता घडले काय याच विपरीतत्व घडलं लोक काय म्हणतात का हो पिता आणि पुत्रामध्ये जर सख्य भाव असला पाहिजे असं तुम्ही मान्य करीत असाल पती पत्नी मध्ये सख्य स्थिती असली पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तुम्हा के लोग जे डि फ्रेंडो में लव मैरिज करते चूक है मे चूक है विक्रम के आमच का पती पत्नी मधे मित्रभाव मित्र भावा मरे पत्ति पत्ति भाव भावा पत्ति पत्ति नहीं आम स पति पत्नी अ शब्दा शास्त्रोक्त विवाह जी स्त्री अग्नि आहुति देता अर्थात यज्ञा मध्य संबंधी सहचारिणी है असास्त्र नाही आहे हा विक्रमाने झालेला गोंधळ आहे म्हणून त्याच्या दोष आहे श्रेष्ठ कनिष्ठ भाव विवर्जित जर मनुष्यस्त्र वर्तन करील तर याच्या सारखा आनंद नाही यापेक्षा सर्व श्रेष्ठ गोष्ट नाही याच्यामध्ये मनुष्याला सुखाचा व्यवहार घडतो सुखरुपतीमध्ये जसा भक्तीने संबंधाने व्यवहार घडतो तसा सुख व्यवहार घडण्यासाठी म्हणून त्याच सूचक सख्याच सखाभावाच आश्चर्य त्याचा नवलाव ज्ञानेश्वर महाराज सात आठ ओव्याने सांगतात याच्या गुरु ही गुरु असे श्री हो, श्री गुरु सक्या। हे सख्य अत्यंत अद्भुत आहे जगामध्ये ज्या अद्भुत गोष्टी आहेत त्यामध्ये गुरु शिष्याच्या सख्याच अद्भुत म्हणून हे नाव नोंदवलं पाहिजे का विनाद्वैतेन शोभते गुरु शिष्य भाव आहे पण द्वैता वाचून तो शोभतो हा त्यातला पहिला नवलाव आहे श्रेष्ठ कनिष्ठ भावा वाचून शोभतो हा नव... त्यातलावला सख्य भावामध्ये निर्माण होणार जे सुख आहे ते सुख तस सख्यस्य सुखम त्या सख्याच त्या मित्र भावाच त्या गुरु शिष्य भावाचं जे सुख आहे ते सुख अतिशय उत्तम आहे सुंदर आहे या सुखाला कशाची जोड देता येते नाही या आनंदाशी जोडा असं जसं म्हटलंय त्या आनंदाला त्या सुखाला कुठेही तुम्हाला उपमा देण्यासारखं जगामध्ये सापडणार नाही उलट गुरु शिष्य हो परस्पर या दोघांचा एकमेकांच्या विषयी विनोदीन विनोदाने त्यांची वृद्धी त्यांच्या सुखाची वरचे वरचेवर वाढ होती आहे विनोदामध्ये त्या सख्य भावाला विकसित रूप प्राप्त होत आहे हे सख्य स्वरूप अद्वैता आणि उन्नत भावाला गुरु शिष्य भाव प्राप्त झालेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणजे गुरु आणि शिष्य स्वरूपाने एक रूप असून केवळ उपाधिकृत द्वैता वाचून केवळ प्रतिभास होण्या इतकं ज्याच्यामध्ये उपाधिकृत कल्पित उपाधिकृत द्वैत असेल असल द्वैत निर्माण करून होणाऱ्या गुरुशिष्य व्यवहारामध्ये जे सुख आहे ते सुख अतिविकसित झालं असल्या कारणाने माझ्या या गुरुशिष्य भावाचं या सख्याचं अतिशय आश्चर्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांग हीच गोष्ट तुकाराम महाराजांनी देवभक्ताच्या बाबतीत सांगितले आणि शब्द सुद्धा असाच वापरलाय विनोद हा शब्द वापरलाय तुझ मज नाही माझ्यामध्ये स्वरूप नाही प्रतिमात्र भेद नाही तुझ आणि माझ स्वरूप तुकिता तुलनेशी ब्रम्ह तुका आले वास्तविक तुलनाच करायची ठरली तर ब्रम्ह आणि तुकाराम महाराज एका तुलनेमध्ये समान आहे पण उपाधिकृत देव भक्ताचा हा विनोद केला सहज विनोद केला त्याप्रमाणे सुखाची स्थिती आहे की जे सुख अत्यंत उन्नत भावाला प्राप्त झाल्यामुळे या गुरु शिष्य व्यवहारामध्ये केला किंवा गुरु शिष्य भावामध्ये लाभणार द्वैता वाचून कल्पित व्यवहार म्हणून होणार जे सुख ते सुख अतिउन्नत स्वरूपाचे असं आपण समोर ते या मुवीमध्ये महाराज सांगतात किंवा या गुरु शिष्य भावामध्ये भावा कल्पित आहे त्याच वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहार मत प्राप्ती प्रकारू जाणावया जाणावया लागेल किंवा जाणावया महाराज म्हणतात मत प्राप्ती प्राप्तीचा उपाय जाणण्यासाठी म्हणून एक गुरु आणि एक शिष्य हा गुरु शिष्य सतपथ असा जगामध्ये रूढ आहे आणि तो रूढ असलेला हा गुरु शिष्य सत्पथ अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत नवलाव्याचा आहे नवलाव्याचं म्हणण्याचं कारण या गुरु शिष्य व्यवहारामध्ये अद्वैत स्थितीत येत किंचित बिघाड न होता व्यवहार चालतो हा त्यांना नवला हे त्याच आश्चर्य आहे किंवा हे त्या गुरु शिष्य संबंधाचं परंपरेच ऐश्वर्य आहे असं समजा अशा ऐश्वर्याने संपन्न असलेला हा गुरु शिष्य भाव म्हणून महाराज म्हणतात हा अत्यंत महत्वाचा आहे हा सुखाला कारण आहे किंवा सुखाचा अत्यंत विकसित स्वरूपाला पावलेला हा व्यवहार आहे असं महाराज यांचे सांगतात किंवा मागे असं महाराजांनी आहे की जो माणूस शब्दाच सहाय घेऊन यायला प्रवृत्त होतो त्याला हे गुरु माझे बोलायला तयार होते या अधोमध्ये शब्दाची लिही पुचे शब्दा जे व्यवहार आहेत ते सगळेच्या सगळे संपले जातात तिनेशी चावळ उभा माझे गुरु असे आहेत कि जिथे बोलण्याचं संपत आणि मौनाची भाषा सुरू होते त्याला हे माझे गुरु बोलायला तयार होतात दुजेच्या रागी रुसे हे दुजेपण जे आहेत त्याला महाराज रुसलेले असतात एकपणा जो असा जो त्यांचा एकपणा आहे की जो द्वैत निरपेक्ष आहे संपन्न असून त्याच्या अत्युच्च सुखाची प्राप्ती व त्याचा व्यवहार त्याच्यामध्ये घडतो तो हा गुरु शिष्य प्रकार असल्यामुळे याचा नवलाव करावा तेवढा सांगावा तेवढा थोडाच आहे याच्या सख्याचा नवलाव काय सांगावा गुरु आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एकपण आणि रूप असे दोन्ही भाव लागू देत नाही आणि गुरु शिष्य या द् सोहळा वाढवला आहे सोहळा तर वाढवला उन्नत भावाला प्राप्त झालाय सुख व्यवहार तर कळसाचा होत अद्वैत स्थितीमध्ये बिघाड होत नाही हा त्याचा नव लाभ कैसा आपण या आपण सोयीरेपण हा या दुनिल नाही ना नोहेश्वर मला सांगतात कि काय याचं वर्णन करावं की ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जे एक पण आहे ते एक पण असं आहे एकस्मिन त्याच्या एक एक स्वरूपाच्या ठिकाणी केवळ अद्वैते केवळ त्याचं जे अद्वैत स्वरूप आहे निजस्वरूप आहे त्याचं जे निजस्वरूप आहे त्या निजस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत संबंध विनाशोभते द्वैताचा संबंध न येता ते अंगाने आपल्या शोभायमान होणारे आहेत असे जे श्रीगुरु आहेत ते श्रीगुरु सद्वैत सापेक्षम द्वेताच्या अपेक्षेनं येणार जे एक पण त्या एकत्व न स्वीकरते त्या एकत्वाचा अंगीकार त्यांच एकत्वा अंगी अंगी करीत त्यांचं जे एकत्व आहे ते द्वैत निरपेक्ष असल्या कारणाने एकत्वाचा ते अंगीकार करायला तयार नाहीत मग द्वैत सापेक्ष असलेल्या एकत्वाचा ते अंगीकार करीत नाही न स्वीकरती हे जर खरं असेल तर मग आम्हाला असं दिसतं की शून्यत्व मग तर शून्यत्वच असेल तिथे नाही शून्यत्व न गच्छती शून्यत्वाला हे ते प्राप्त होत नाहीत म्हणजे प्राप्त होत नाही। त्याने या ते कायम ठेवून शोभण हा व्यवहार करणं हा या गुरुशिष्य संबंधातला नव लाशिवाय आपण कसा झाला हे काही सांगता येत नाही द्वेत संबंधा वाटून भावाला कसे प्राप्त झाले द्वेत प्राप्त झाले नाहीत आपल्या या अद्वयीने हे कसे कायम राहिले खरोखरी आश्चर्य वस्तुत श्रीगुरु हे अस्तित्व व नास्तित्व या दोन्ही धर्माहून विलक्षण अशा अस्तित्व रुपाने आहेत अस्तित्व आणि नास्तित्व म्हणजे भाव आणि अभाव आपल्याला व्यवहारामध्ये अस्तित्व अस्तित्व या शब्दाने दादा आपल्याला सुचवलं पण कर्मार्थ का किंवा प्रक्रियात्मक भाषेमध्ये त्याला भाव आणि अभाव असं म्हटलं जात काही भावरूप पदार्थ काही अभावरूप पदार्थ भाव आणि अभाव या दोन्हींचा गुरूंच्या ठिकाणी आणि वाघ भाव आणि अभाव गुरूंच्या सत्तेवर भावरूप पदार्थाला तरी श्रीगुरूंच अस्तित्व आणि अभावरूप पदार्थाला तरी श्रीगुरूंच अस्तित्व त्याचं कारण या भाव आणि अभावाला कारणीभूत असणारी जी माया ती जर त्या परमेश्वराच्या सत्तेने सत्तामान होते आणि प्रकाशाने प्रकाशित होते तर त्याच्या कार्याला वेगळी सत्ता आणि अस्तित्व कुठून मिळणार ते त्याच्याच सत्तेवर राहतात त्याच्याच सत्तेवर नाणतात आणि त्याच्याच सत्तेवर पुन्हा विलयाला जातात इतकं या माया स्वरूप आहे इतकं व्यापक आहे इतकं थोर आहे की त्या थोर स्वरूपाच्या आधारावरच भावरूप आणि अभावरूप पदार्थ राहतात हा ही माझ्या गुरूंचा एक नवलाव आहे गुरु शिष्य व्यवहारातला हा अत्यंत मोठा नवलावा सत्य ज्ञानानंत ग्राव माझे श्री गुरु आकाशापेक्षाही व्यापक आहे आणि आकाशापेक्षा व्यापक असल्या त्यांच्या ठिकाणी भावरूप पदार्थही राहतात अभावूप पदार्थही राहतात किंवा त्या व्यापकतेचं वर्णन करताना महाराजांनी असं केले नभ तुझ खेळे लपी थपी हे आकाश एवढ मोठ पण ते तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लपंडाव खेळत आहे इतकं तुमचं स्वरूप व्यापक असल्या कारणाने तुमच्या या व्यापक स्वरूपामध्ये भाव आणि अभाव हे दोन्ही तुमचाच आधार घेऊन तुमच्याच सत्तेने सत्तामान होतात तुमच्याच प्रकाशाने प्रकाशित होतात आणि मग आम्ही अनुपलब्धी नावाचं प्रकरण आणि त्यातल्या अभावाचे प्रकार त्याच्या ठिकाणी असणारे विशेष ते सगळे सांगून मग शेवटी ते अशेष विशेष परमेश्वराच्या ठिकाणी नाही असंही सांगायला प्रवृत्त होतो म्हणून हे सगळं तुमच्या आधारावर तुमच्या सत्तेवर हा तुमचा नवला जग अ